करुणा देवी प्रकरण आठवे सचिन शिरीष वाचक विद्या पाटील शिरीषची सर्वत्र स्तुती होत होती दुष्काळात त्याने फारच मेहनत घेतली राजा यशोधराने खास दरबार भरवून शिरीषचा सन्मान केला अधिकारी असावेत तर असे राजा म्हणाला आदित्य नारायण आता वृद्ध झाले होते त्यांनी आता मंत्रीपद सोडण्याचे ठरविले एके दिवशी ते राजाकडे गेले व प्रणाम करून म्हणाले महाराज आता काम होत नाही नवीन तरुण मंडळीस स्वाव द्यावा मला मंत्री मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मोकळे करावे आदित्य नारायण तुम्ही पुष्काळ वर्ष सेवा केली तुम्हाला आता विश्रांती हवी मी तुम्हाला मुक्त करतो परंतु आम्हाला वेळ प्रसंगी पोक्त सल्लामसलत देत तुम्ही अनुभवी थोर माणसे मी केव्हा सेवे सिद्धच आहे परंतु तुमची जागा कोणाला द्यावी शिरीषांना दिली तर बरे होईल का महाराज शिरीष माझे जावईल तेव्हा मी काय सांगू परंतु मी खरेच सांगतो त्यांच्यासारखा कर्तव्य दक्ष मंत्री मिळणार नाही रात्र दिवस ते प्रजेची चिंता वाहतात दुष्काळात ते एकदाच खात एकदा हेमाने घरात काही गोड केले परंतु ते रागावले, त्यांनी स्पर्श केला नाही लोक अन्नान्न करून मरत असता मी का गोड खात बसू आधी प्रजा पोटभर जेवदे मग मी जेवेन असे ते म्हणाले असा मंत्री कुठे मिळणार खरेच आहे शिरीष म्हणजे एक रत्न आहे त्यांनाच मी मुख्य प्रदान करतो काही दिवसांनी शिरीष ला पंतप्रधानातही अनेक ठिकाणी जगाला आनंद होत आहे परंतु तुम्ही का दुखी तुम्ही माझ्याजवळ मोफेप्राणे वागत नाही मी का वाईट आहे काय माझा अपराध सांगा ना काय सांगू हेमा आईबापांची आठवण येते मग त्यांना तुम्ही येथे आणीत का नाही त्यांना भेटायला का जात नाही मी इतकी वर्ष सांगत आहे परंतु तुमचा हट्ट कायम आईबाप कोणी आणली ही दुष्ट वार्ता मला स्वप्न पडले त्यात आईबाप दूर गेलेले मी पाहिले आणि अधिकाऱ्यांकडूनही खुलासा मागवून घेतला माझी आईबाप मेले अरे रे आपण त्यांच्या समाधा त्यांना जिवंतपणे भेटलो नाही आता मेल्यावर समाध्या काय कामाचा, आता अश्रूंची समाधी रोज बांधीत जाईल शिरीष तुम्ही आनंदी राहा ज्या गोष्टी आपल्या हातच्या नाहीत त्यासाठी रडून काय उपयोग परंतु ज्या हातच्या असतात त्या माणसाने नकोच का करायला ते तुम्ही करीतच आहात साऱ्या राज्याची चिंता वाहत आहात फक्त माझी चिंता तुम्हाला नाही साऱ्या तुम्ही सुखविता आणि हेमाला मात्र रडवता शिरीष अरे का माझ्याजवळच तू उदासीनता होतोस वेडी आहेस तू हसून दाखवू शिरीष जीवन म्हणजे का नाटक थोडेसे नाटकच आपापले शोक पश्चाताप दुःख सारे घेऊन जगात लागते, आपले खरे स्वरूप जगाला संपूर्णपणे दाखवता येत नसते ते दाखविणे बरेही नव्हे आपल्यालाही स्वतःचे संपूर्ण स्वरूप पाहायला धीर होत नसतो हे जग म्हणजे परमेश्वराचे मोठे नाटक या मोठ्या नाटकात आपण आपापली लहान लहान नाटके करीत असतो शिरीष तू आहेस मुख्य प्रधान मला नाही समजत असली गंभीर गुढे तू मुख्य प्रधानची मुलगी आहेस तू मागे एकदा तू माझ्यासाठी तुला तु सांगता आले नव्हते तू विचार। रागावशील हे मा मी तुझ्यावर एकदाच रागवलो होतो दुष्काळात खीर केलीस म्हणून एरवी कधी रागवलो होतो का खरे तू मात्र अनेकदा रागवली आहेस बायकांचा राग खरा का पुरुषांच्या रागाची जशी भीती वाटते तशी बायकांचे रागाची वाटते का बरे ते जाऊ दे तुला एक विचार देहा विचार मला अद्याप मुलबाळ नाही म्हणून का तू दुःखी आहेस खरे सांग होय ना पण मी काय करू श्रीष तू दुसरे लग्न करतोस मला वाईट नाही वाटणार मी पाहू तुझ्यासाठी सुंदरशी मुलगी हे काय रागावलास काहीतरी विचारतेस काहीतरी नाही पुत्र नसेल तर सद्गती नाही पित्रांचा उद्धार होत नाही कुळ परंपरा कोण चालवणार तुमचे सेवावृत कोण चालवी तुमचे गुण का तुमच्याबरोबर मरू देणार हेमा, मुले आपल्या सारखी होतात असे थोडेच आहेत कैकेच्या पोटी भरत येतो हिरण्य कश्यपूला प्रल्हाद होतो गोष्टी आपले चारित्रे आपल्या पाठीमागून राहील आपले गुण राहतील आपल्या कृती राहतील दुसऱ्यांच्या जीवनात त्यांचा उपयोग होईल आपण पुत्र रूपाने जगतो त्यापेक्षाही अधिक आपण आपल्या सत्कृत्यांनी मरणोत्तर जगत असतो तू उगीच मना आरू नकोस वेडे वेडे आणि तुला एक सांगू का मी माझ्या बाबांना उतारवायतच झालो कदाचित देव अजूनही तुझ्या मांडीवर मूल देईल कष्टी नको होिरीष तुला एक गोष्ट सांगू आई मधून मधून स्वप्नात मला बाळ दिसते मी धावत त्याला उचलल्या जाते इतक्या सुंदर श्री तेथे येते व त्या बाळाला ला हात लावू देत नाही की स्वतःही ते उचलित नाही व मलाही उचलू देत नाही ते बाळ मग अदृश्य होते खिचदा जरी असे स्वप्न पडते काय रे याचा अर्थ मी एका भविष्यवेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला तुम्हाला मूल होईल शिरीष आमची बायको हो आम्ही आई होण्याहून अधिक आनंदाची काय म्हणून तू दुसरे लग्न लावीच होतीच वाटते सवत आल्यावर मूळ होईल या आशेने माझे दुसरे लग्न होय ना हे इतकी तू शिकलेली तरी या भविष्यवेत्या कुडपणाच्या शब्दावर विश्वास कसा ठेवतेस शिरीष कधी कधी गोष्टी होतातय खऱ्या या दृश्य जगाहून खरे जग अनंत आहे अनंत शक्ती अनंत जीव या विश्व ब्रह्मांडात हिंडत आहेत सर्वांचा एकमेकांवर परिणाम होत आहे आता मात्र पांडित्य दाखवू लागलेच खरी मला व्यवाही माणसाला हे तुझे गहन गुड काही समजत नाही शिरीष जाऊ दे तू आनंदी राहा हस म्हणजे मी सुखी होईन दुसरे काय सांगू असे दिवस जात होते हेमा आपल्याकडून शिरीष ला आनंद व्हावा म्हणून सारखी झटेल तिने एक सुंदर पक्षी पाळला सोनेरी पिंजऱ्यात तो असे त्याला ताजी रसाळ फळे शिकवले काय शिकवले हसा हसा रडू नका रुसू नका हसा हसा शिरीष हस हेमा हस सारे हसा आनंदी राहा देवाच्या राज्यात सुखी रहा, राज्या रहा। शिरीषाला म्हणजे हेमा त्या पाखऱ्याला म्हणे पाखरा पाखरा बोल बोल कि ते पाखरू बोलू लागे आणि श्रीषला खरेच हसू येईल हेमाही हसे हेमा तू सांगून कंटाळलीस म्हणून वाटते पाखराकडून मला सांगवतेस परंतु पाखराचे तू ऐकतेस हसतोस मी किती सांगितले तरी तू हसत नाहीस हेमा पाखरू मला हसवते परंतु ते रडत असेल का ते कैदी आहे पिंजऱ्यात आहे ज्याने अनंत आकाशात उडावे त्याला या एवढ्याशा पिंजऱ्यात पंख फटवडावे लागतात त्याच्या पंखांची शक्ती मेली असेल आता सोडलेस तरी त्याला ओरड जाणार ना नाही फार तर खुंटीवर बसेल आणि पुन्हा पिजरत येईल अरे रे परंतु येथे त्याला संरक्षण आहे राणात हजारो शत्रू हेमा परंतु बाहेर स्वातंत्र्य आहे दुसऱ्याच्या संरक्षणाखाली सुरक्षित असे गुलाम म्हणून जगण्यापेक्षा ज्यात धोका आहे असे स्वातंत्र्य सहस्रपटींनी बरे पाखरा माझ्यासाठी तू बंधनात पडलास सोडू का याला नको सोडू इतर पक्षी त्याला मारतील गुलामगिरीत जो जगला गुलामगिरीत जो पेरू डायंबे खात बसला तो त्या स्वतंत्र पक्ष्यांना आवडत नाही त्याची अवलाज वाढू नये त्याने गुलामगिरीचे जंतू आणू नयेत म्हणून ते त्याला ठार करतात आता राहू दे पिजरत एकदा गुलाम तो कायमचा गुलाम पाखरा डोके आपटून प्राण का नाही दिलास अन्शन व्रत का नाही घेतलेस गुलाम म्हणून बंधनात जगण्यापेक्षा उपवास करून मेला का नाहीस तसा मरतास तर हुतात्मा झाला असतास लाखो स्वतंत्रप्रेमी विहंग आणि तुझी सुतीसोत्रे म्हटली असती वृक्षवेळी तुझा मृत शरीरावर फुले उधळली असती परंतु गुलामगिरीच्या गोंडस वंचनेला भारास। आता पिंजऱ्यातच बस तेथेच नाच व खा शिरीष तुझ्या सुखासाठी जे जे म्हणून मी करावे तेथे तुला त्रासदायकच वाटते हेमा सुख स्वतःच्या जीवनातून शेवटी झऱ्याप्रमाणे बाहेर पडले पाहिजे बाहेरची लिंबा लिंबी काय कामाची तू कष्टीनं बहू लवकरच आपण सुखी होऊ अभय नेहमी टिकत नाही जातातच एके दिवशी शिरीष झोपला होता परंतु झोपेत काहीतरी बोलत होता हेमा जागी झाली ते बोलणे ती ऐकत होती काय बोलत होता शिरीष करुने रडू नकोस ये इकडे ये करुणे पुन्हा शांत करुणा केविलबानी करुणा अरे रे पुन्हा शांत शिरीष एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळाला घोरू लागला हेमा विचार करत होती करुणा कोण ही करुणा ईश्वराची का करुणा कोणाची करुणा करुणा का कोणाचे नाव आहे कोणास्त्रीचे हेमा अस्वस्थ झाले दुसऱ्या दिवशी फिरायला गेली असता दोघे त्या पूर्वीच्या वृक्षाखाली बसले हेमा येथे का तू लपली होतीस आणि करुणा कोठे लपली आहे देवाजवळ शिरीष करुणा कोण तू काल झोपेत करुणे करुणे ये रडू नकोस असे म्हणत होतास ही कोण कौन करुणा कोणाची काय पडले स्वप्न काय आहे हे सारे हेमा असत काही अर्थ असतो पडलेल्या पाऱ्याचे कण जुळवणे कठीण त्याप्रमाणे बंगलेल्या स्वप्नातून अर्थ काढणे कठीण परंतु काहीतरी अर्थ असतो स्वप्न म्हणजे आपल्याच गतजीवनातील प्रसंगांचे चित्रण आपल्याच दाबून वृत्तींचे प्रगतीकरण ज्या व्यक्तींना आपण बाहेर प्रगटपणे भेटू शकत नाही त्यांना स्वप्नात भेटतो स्वप्न म्हणजे परिस्थितीवर विजय हेमा लहानपणचे स्वप्न मी पाहत होतो आमच्या गावात एक मुलगी होती तिचे नाव करुणा तिचे आईबाप लहानपणीच वारले ती दुखी कष्टी असे एकदा ती रडत होती तिचे अश्रू पुसले होते तिला खाऊ दिला होता पुन्हा एकदा ती अशीच रडत जात होती मी तिला हाका मारल्या ती आली नाही मोठी अभिमानी होती ती जरा कोरकी होती किती वर्षांची आठवण आपल्या जीवनाच्या तळाशी अनेक गोष्टी जाऊन बसलेल्या असतात कधी वारळ आले तर हा सर्व जीवनसागर बहुळ्या जातो तळाशी बसलेले प्रकार वर येतात वरचे प्रकार खाली जातात मानवी जीवन म्हणजे चमत्कार आहे हे मन म्हणजे महान विश्व आहे करुणेचे पुढे काय झाले कोणाला माहीत लग्न झाले म्हणतात झाले म्हणून शिरीष तुला तिची काही माहिती नाही आज तरी नाही इतकी वर्ष मी राजधानीत आहे आता लहानपणच्या गोष्टींची कोण करतो आठवण हे माँ? ते पहा सुंदर डब खरेच किती छान एखाद्या वेळेस आकाशातील देखावे किती मनोहर दिसतात आपल्या जीवनात एखाद्या वेळेस केवढी उदाती परंतु हे मनोरम देखावे काळ्या ढिंगातून निर्माण झाले आहे भिंती खरवडल्या तर खाली क्षुद्र मातीच दिसते वरून झिलई वरून रंग असे नाही असा नाही याचा अर्थ याचा अर्थ असा की जे क्षुद्र आहे तेही सुंदर होईल जे घाणेडे आहे तेही मंगल होईल सौंदर्याचे व मांगल्याचे कोम अनुरेणूत आहेत प्रत्येक परमाणु परमसौंद नटलेला आहे त्या परमेश्वराची कला कना कुठून खचून भरलेली आहे केव्हा न केव्हा ती प्रगट होतेच होते केव्हा होते प्रगट प्रभुची करुणा होते तेव्हा शिरीष प्रभूची करुणा तुझ्याकडे का नाहीये तुला का नाही आनंदवीत तुझ्या रोमारोमातून प्रसनता का नाही फुलवीत तुझ्या जीवनातील प्रभूची कला कधी फुलेल तू आनंदी कधी होशील लवकरच होईल लवकरच प्रभूच्या करुणेचा अमृत स्पर्श होईल व माझे जीवन शतरंगांनी खुलेल श्रीष चल खा, जाऊ आकाशातील कला मावळू लागली धर माझा हात चल हे मा म्हणाली मुकी मुकीमुकी घरी गेली